वाल्मिकी रामायणकांड सर्ग पंचवीसावा खरा ते भयंकर सैन्य देऊन आणि भगिनीला धीर देऊन दशक्रिय हर्षित होऊन अधिक स्वस्थ झाला पुढे निकुंभीला नावाचे लंकेचे एक उत्तम भोवन होते तेथे तो राक्षस राजा आपल्या अनुचारांसह गेला तेथे सुंदर देवालयाच्या सानिध्यात शोभणारा शंभर योपाने भरलेला कांतीने जण झळा असा यज्ञ चाललेला त्याला दिसला तेथे कृष्णाजीन धारण केलेला कमंडलू शिखा ध्वज घेतलेला आपला पुत्र भयावह मेघना त्याला दिसला त्याच्याकडे जाऊन त्याला बाहूने आलिंगन देऊन लंकेचा राजा त्याला म्हणाला वत्सा हे तू काय चालवलेस ते मला खरे, खरे सांग तेव्हा राक्षश्रेष्ठ रावणाला महा तपस्वी द्विजश्रेष्ठ उष्णा यज्ञ संपत्तीची समृद्धी व्हावी या उद्देशाने म्हणाला राजा मी तुला सांगतो ते सरावे सर्व ऐक तुझ्या पुत्राने फार मोठ्या विस्ताराचे असे सात यज्ञ हाती घेतले ते म्हणजे अग्निष्ट अश्वमेध बहुसुवर्णकोध वैष्णवयज्ञ आणि आता माहेश्वर यज्ञ चालू आहे माणसानं तो अत्यंत दुर्लभ असाय साक्षात पशुपतीपासून तुझ्या पुत्राला वर मिळाले ते म्हणजे इच्छानुगामी इच्छानु अंतरिक्षात फिरणारा कायम राहणारा एक दिव्य रस आणि तामसी नावाची माया जिच्या योगाने अंधार निर्माण होतो ती ही माया राक्षसे संग्रामात उपयोगात आणली असता सुरासुराना सुद्धा त्याची गती करणे शक्य होणार नाही बाणाने भरलेले दोन अक्षय भाते जिंकण्याला अत्यंत कठीण असे शत्रूंचा रणात विध्वंस करणारे बलवान अस्त्र असे हे सर्व वर तुझ्या पुत्रांनी प्राप्त करून दशानुना आता यज्ञ समाप्तीच्या वेळी मी तुझ्याच भेटीची थांबलो होतो तेव्हा दशग्रिह म्हणाला हे काही शोभण्यासारखे कृत्य झाले नाही कारण या द्रव्याने तुम्ही इंद्रादेव पूजा केली असं आता चला जे काही केले ते चांगलेच केलेत या संशय नाही प्रिय मुला चल आपण आपल्या घराकडे जाऊ मग तो दशग्रिय पुत्राला आणि बिभीषणाला घेऊन तिथून गेला त्याने स्त्रियांना उतरवून घेतले त्या देवदान व राक्षसांच्या सुरक्षण होऊन अश्रूत होत्या विषयीची जाणून तो धर्मात्मा बिभीषण तुझ्या अशा यश अर्थ आणि कुल यांचा नाश करणाऱ्या आचारांनी प्राण्यांना पीडा होते हे जाणूनही तू आपल्याच मानाने वागतोस त्या त्या, त्या, त्या, त्या, त्या, त्या ज्ञातीचा उपमर्द करून तू या सुंदरीना येथे आणलेस तुझ्यावर मात करून राजा मधुने कुंभेन शिला असेच पळून दिले रावण म्हणाला हे काय तू म्हणतोस ते मला समजतोय तू मधू म्हणून म्हणालास तो कोण त्यावर बिभीषण रागवन भ्राताला म्हणाला या पापाचे फळ काय झाले ते ऐक आपल्या आईकडून आजोबा असलेल्या सुमालीचा ज्येष्ठ भ्राता माल्यवान नावाचा प्रसिद्ध वृद्ध आणि राक्षस आहे आमच्या मातेचा तो ज्येष्ठ पिता म्हणून तो आमचा आजोबा झाला त्याची कुंभीनसी नावाची मुलीची मुलगी होती ती कन्या अनलपासून जन्मल्यामुळे आमची ती मावस बहीण आम्हा भावांची धर्माने ती बहीणच मानायची राजा तिला बलिष्ठ मधुर राक्षसाने पळवून नेले त्यावेळी तुझा पुत्र यज्ञात गुंतला होता मी पाण्यात वास करीत होतो आणि कुंभकर्ण झोपेत होता महाराज त्याने मान्यवर राक्षस्रेष्ठ आम्हा त्यांचा वध करून तुझ्या अंतपुरात तो राक्ष सुरक्षित असताना सुद्धा हल्ला करून त्याने राजा तिला पळवून नेले महाराज ते ऐकून सुद्धाच आम्ही गप्पच बसलो याचा आम्ही वध केला नाही त्या कुमारीला आम्ही भावाने योग्य पती पाहून आवश्यक होते तुझ्या या दुर्बुद्धीयुक्त पापाचं हे फळ आत्ताच मला मिळाले ते तुला ठाऊक असू बिभीषणाचे ते बोलणे ऐकून राक्षसाच्या रावण स्वतःच्या दुष्टपणाने उद्भवलेल्या तापाने तप्त पाण्याच्या सागरासारखा तप्त झाला क्रुध्द होऊन डोळे लाह करून दशक्रिय म्हणाला माझा रथ त्वरित तयार करा आमचे शूर वीर तयार होऊ देत माझा बहु कुंभकर्ण आणि मुख्य मुख्य जे राक्षस ते नाना आयुधे आणि शस्त्र घेऊन वाहनात चढू रावणाचे भय वाटत नसलेल्या मधुला आज रणात ठार करून तू मी घेऊन युद्ध करण्याकरता देव लोकात राक्षसांचे निवडलेले चार सहसणी युद्ध करण्याच्या इच्छेने सैन्याच्या मोहऱ्याला आपले सैन्य घेऊन चालला होता रावण हा मध्यभागे आणि कुंभकर्ण पाठीमागे होता धर्मात्मा बिभीषण लंकेतच आपल्या धर्माचे आचरण करीत राहिला बाकीचे सर्व महाभाग खेचरे दिव्य घोडे शिशुमार आणि महासर्प मधुपुराकडे गेले सारे आकाश राक्षसाने गच्च भरून टाकले देवांची वैर असणारे रावण चालला हे पाहून तो मधुपुराकडे जाऊन प्रवेश करून पाहता नाही फक्त आपली भगिनी त्याला दिसली हात जोडून पुढे होऊन त्याच्या पायावर तिने डोके ठेवले ती राक्षस राजाची भयभीत झालेली कुंभीनसे होते तिला उठवून तो तिला भिण्याचे कारण नाही मी राक्षसश्रेष्ठ रावण करता काय करू असे म्हणाले तेव्हा ती म्हणाली राजन महाबहु, जर तू माझ्यावर प्रसन्न असेल तर मानवंता माझ्या पतीला तू मारू नयेस पतीच्या मरणासारखे भय कुलस्त्रीला दुसरे कोणतेही नसते सर्व वैधव्याचे भय मोठे म्हटले आहे राजेंद्रा तुझे शब्द खरे कर मी तुझ्या भिक्षा मागते माझ्याकडे लक्ष दे महाराजा तूच आता मला भिड्याचे कारण नाही म्हणालास ना रावण आपल्यापुढे उभ्या असलेल्या बहिणीला हर्षाने म्हणाला तुझा भरता कुठे ते मला चटकन सांग त्याच्यासह मी देवलोकाला जय मिळवण्याकरता जाईन तुझ्याविषयीच्या कळवळ्याने आणि प्रेमामुळे मधूचा वध मी आता करणार नाही असे म्हटल्या तिने आपल्या झोपलेल्या राक्षसपतीला उठवले आणि हर्षभरित अंत करणाने ती राक्षसी त्याला हा माझा महाबलसंपन्न भाऊ दशान आलाय तो देवलोक जिंकू इच्छितो आणि तुमचे सहाय्य तो मागत आहे तेव्हा राक्षसा आपल्या भावाला बरोबर घेऊन तुम्ही त्याच्या सहाय्या स्नेहयुक्त होऊन तुमचा स्वीकार करणाऱ्याचा हेतू साध्य करून देणे युक्त आहे तिते ते बोलणे ऐकून मधुर बर आहे म्हणाला मग यथायोग्य रीतीने राक्षस्रेष्ठाला सामोरं जाऊन त्याने राक्षस राजा रावणाचा विधीपूर्वक सत्कार केला मधुच्या गृहात सत्कार प्राप्त केल्यावर वीरवान रावण एक रात्र तिथे राहिला आणि पुढे निघाला तेथून वैश्रवणाचे ते भवन असलेल्या कैलास पर्वताकडे जाऊन महेंद्र सदृश असलेला राक्षस राजा, राजाने तेथे सेनेचा तळ ठोकला उत्तराखंडाचा पंचवीसावा सर्ग